वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्व एकशे नवून सकाळ झाली तेव्हा विशाल छत्रीचा महायशस्वी कमलने पेटत असलेले अग्निहोत्र घेऊन द्विज पुढे जाऊ दे त्यांच्या बरोबर शोभिवंत असणारे वाजपेयी छत्र ही महामार्गावर राहू दे मग तेजस्वी वशिष्ठाने संपूर्ण महाप्रस्थानिक म्हणजे संकल्पपूर्वक परलोकी जाण्याचा जा धर्मयुक्त विधी ठरल्या पोहोला मग बारीक वस्त्र निसून श्रेष्ठ वेद मंत्राचे आवर्तन करीत हाती घेऊन कडे निघाला कसलीही संवेदना न धरता तो त्या गृहातून तळपणाऱ्या सूर्याप्रमाणे निघाला रामाच्या उजव्या बाजूला कमळ हाती घेतलेली लक्ष्मी आणि डाव्या बाजूला मही देवी आणि पुढे व्यवसाय रूपी विष्णू चालले नाना नानांबचक उत्तम धनुष्य त्याचप्रमाणे सर्व आयुधे मनुष्य रूपे घेऊन चालले ब्राह्मणांच्या रुपाने ओंकार वर्व रामागोमाग चालले महात्मे ऋषी आणि सर्व ब्राह्मण देव त्या महात्म्याच्या मागोम उघड्या स्वर्ग दाराकडे चालले तो चालला असता अंतपुरात वावरणाऱ्या स्त्रिया बाल आणि वृद्ध दासींच्या सह आणि नपुसक दासांसह त्याच्या मागोमाग निघाल्या भरत हा शत्रुघ्न आणि अंतपुरातील स्त्रिया यांच्यासह रामाच्या जोडीने सोबत अग्निहोत्र घेऊन चालला ते सर्व महात्मे अग्निहोत्र घेऊन आणि आपले पुत्र बायका बरोबर घेऊन महामना रामाच्या मागून एकत्र निघाले होते मंत्रिजन आणि आपापले पुत्र पशु आणि आप्त यांच्यासह सगळे रामाच्या मागून हर्षभरीत अंतकरणाने चालले मग हृष्ट पृष्ठ लोकांनी गजबजलेले सर्व प्रजाजन रामाच्या गुणांनी मोहून राम चालला असता त्याच्या माघोमाग निघाले स्त्रिया निघाले हो, हो, ते सगळे आनंदी होते आणि हिन वृत्तीचा त्याग करून चालले होते सर्व हृष्टपृष्ठ वानर स्नान करून आनंदीतांतक करणाने मोठ्याने किलकिल आवाज करीत रामाच्या माघोमाग चालले ही स्वर्गाकरता निघाले वृक्ष वानर राक्षस आणि नगरवासी जन त्यांच्या मागून स्थिरचित्ताने अतिशय भक्तीपूर्वक निघाले नगरात जे प्राणी मात्र होते ते आणि अदृश्य असलेले ते सुद्धा राम स्वर्गाकडे निघाला तेव्हा त्याच्या ते मागे रामाला पाहणारे सर्व स्थावर जंगम ते सुद्धा राम चालला असता त्याचे चा अनुगमी झाले अयोध्येत श्वासाश्वास करणारे जीव जंतू सुद्धा सर्व रामाच्या मागोमाग केले उत्तरकांडाचा एकशे नववा सर्ग समाप्त